श्री देवी भागवत स्कंद नव्वा श्री गणेशायन महा श्री, महा, श्री, श्री महादेव अध्याय पहिला शक्तींचे संक्षिप्त वर्णन श्री नारायण मुनी म्हणाले प्रकृती रूपी सृष्टीवर केवळ उपकार करावेत या भावनेने श्री गणेशाची माता दुर्गा ही राधा लक्ष्मी सरस्वती आणि सावित्री अशा पाच स्वरूपात वर्णन केली आहे नारद म्हणाले हे मुनी श्रेष्ठ झालेली प्रकृती जड आहे कि अज आहे तिचे लक्षण कशा प्रकारचे आहे हे साधू ती पाच स्वरूपात कशी प्राप्त झाली दुर्गा वगैरे स्वरूपांचे चरित्र पूजाविधी शिवाय त्यांचा अवतार कोणापासून झाला नारायणि म्हणाले हे नारदा हे बालका त्या प्रकृतीचे लक्षण सांगण्यास कोणीही वस्तुत समर्थ नाही पण धर्माच्या तोंडून मी जसे ऐकले आहे तसेच मी सांप्रत तुला सांगतो हे देवर्षे प्रकृष्ट म्हणजे मुख्य प्रकृती शब्दातील प्र हे पद प्रकृष्टाचा बोध करून देते कृती या शब्दाने सृष्टीचे ज्ञान होते म्हणून सृष्टीच्या उत्पत्तीसाठी जी देवी मुख्य आहे ती प्रकृती होय मुख्यत्वे करून प्र हा शब्द सत्व गुणाचा निर्देशक आहे क्रू या शब्दामुळे गुणाचे दर्शन घडते ती हा शब्द तामस गुणाचे द्योतक आहे याचा अर्थ असा की प्रू ती या तिन्ही अक्षरांमुळे ज्या नावाचा अर्थवध होतो ते सत्व रज तम हे गुण होत तीन गुण हेच त्या देवीचे स्वरूप आहे ती माया आवरण आणि विक्षेप या दोन शक्तींनी युक्त आहे सृष्टीच्या उत्पत्तीचे कारण तीच आहे म्हणून तिला प्रकृती असे म्हणतात प्रकृती या शब्दातील प्र हे अक्षर प्रथम असा बोध करते कृती शब्द उत्पत्तीचे दर्शक आहे म्हणून सृष्टीच्या पूर्वीही जी देवी आहे तीच प्रकृती होय असे वर्णन केले आहे सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी माया रूप शक्तीने युक्त असलेला परमात्मा उजव्या बाजूच्या अर्ध्या अंगाने पुरुष असून डाव्या बाजूचे अर्धे अंग प्रकृती स्वरूपाचे आहे ती शक्ती ब्रह्मस्वरूपच आहे ज्याप्रमाणे अग्नीत दहन करण्याची दाहकता ती शक्ती आहे त्याचप्रमाणे ही शक्ती माया ब्रह्मस्वरूपातच स्थित आहे या अग्निपासून ही दाहक शक्ती वेगळी काढता येणारच नाही तसेच ब्रह्मस्वरूपातून हिला वेगळे काढता येणार नाही म्हणूनच श्रेष्ठ सिद्ध पुरुष स्त्री आणि पुरुष यात भेद मानित नाहीत हे ब्रम्हपुत्रा नारदा हे सर्व ब्रह्ममय आहे ते त्रिकाला आणि नित्य आहे स्वतःच्या इच्छामय असा जो श्रीकृष्ण त्याच्या सृष्टी उत्पन्न करण्याच्या इच्छेने ती सर्वांचे नियमन करणारी मूल प्रकृती तत्काल प्रकट झाली नंतर त्या परमात्म्याच्या आज्ञेने सृष्टीच्या कर्माचा भेद करणारी ती माया पाच स्वरूपात व्यक्त झाली अथवा भक्तांवर अनुग्रह करण्याच्या इच्छेने ती आपले स्वरूप प्रकट करते असे म्हटले तरी चालेल त्यासाठीच ती योग्य देह धारण करते गणेशाची माताजी दुर्गा ती शिवरूप आहे आणि शिवाला अतिप्रिय प्रब्र, आहे ती नारायण नावाची विष्णूची माया स्वरूप आहे ब्रह्मदेव वगैरे देव आणि मुनी तिचीच उपासना करतात आणि स्तुती करतात ती शंकर स्वरूपी सनातन देवी सर्वांचाच आधार आहे हे लक्षात ठेव ती धर्मद्वारा कधीही नष्ट होत नाही तिची कीर्ती पुण्यकारक आहे ती भक्तांना शुभ यश देते तसेच ती सुख मोक्ष आणि हर्षे प्राप्त करून देते ती आपल्या मनाची तळमळ नाहीशी करते शरीर व्यथाचा नाश करते आणि अशा प्रकारे रक्षण करते तीच तेज स्वरूपाची देवी श्रेष्ठ असून कृष्णाच्या अंतःकरण रूप तेजाची आधारभूत देवता आहे सर्व शक्ती हेच तिचे स्वरूप आहे ती स्वतःच ईश्वराची नित्यशक्ती आहे ती सिद्धांचे नियमन करते ती सिद्धिरूप असून सिद्धी देते ती मूर्तिमंत सिद्धी आणि ईश्वरी माया आहे बुद्धी निद्रा क्षुधा तृष्णा छाया आळस म्हणजे तंद्रा तुष्टी पुष्टी लक्ष्मी धृती माया इत्यादी सर्व तिचे स्वरूप आहे सारांश ती देवी परमात्मा कृष्णाचे सर्व शक्ती स्वरूप आहे सांगितलेले वेदांप्रमाणे अनंत आहेत आता, आता हे।, हे नारदा तू माझ्याकडून दुसऱ्या देवीचे वर्णन आहे शुद्ध सत्व स्वरूपिणी अशी ती देवी पद्मा ही त्या परमात्म्याची दुसरी शक्ती आहे ती संपत्तीची देवता आहे आणि स्वतः संपत्ती रूप आहे कांता आदिशांता शांता सुशिला सर्व मंगला अशी त्या देवीची यथायोग्य नावे आहेत लोभ मोह काम रोष मद आणि अहंकार यापासून ती अलिप्त आहे ती आपल्या भक्तांवर फार प्रेम करते ती पतिव्रता असून पतीलाही ती सर्वांपेक्षा जास्त प्रिय आहे ती देवी प्राणाप्रमाणे आणि प्रिय अशीच वाटते म्हणून ती त्या भगवानाचे प्रेमाचे स्थान आहे ती देवी सर्व प्रकारच्या धान्यात्मक असून ती सर्वांच्या जीवनाचा तद्रूप उपाय आहे ती सती महालक्ष्मी वैकुंठात पतीच्या सेवेत सदा मग्न असते तिला स्वर्गातील देव स्वर्गलक्ष्मी म्हणतात राजे तिला राजलक्ष्मी म्हणून ओळखतात तर मृत्यू लोकांच्या घरात ती गृहलक्ष्मी म्हणून असते सर्व प्राण्यांच्या आणि द्रव्याच्या ठिकाणी मनोहर अशा शोभारवान पुरुषांच्या ठिकाणी नित्य वास्तव्य करते ती लक्ष्मी देवी ही दयारूप आहे तसेच ती वेदांनी प्रतिपादिली असल्याने सर्वांनाच संमत आहे आता सर्वांना अत्यंत वंदनीय आणि पूज्य अशा तिसऱ्या देवी संबंधी तुला सांगतो तू तु ऐकात प्रत्यक्ष सरस्वती तीच आहे ती सर्वांना बुद्धी कविता मेधा प्रतिभा आणि स्मृती देते नाना प्रकारचे सिद्धांत असलेले भेद पंडितांना आकलन व्हावेत अशी ती शक्ती असून सर्वांना मान्य आहे तीच व्याख्या आणि बोधरूपाने असते त्यामुळे ती सर्व संशय नाश करून टाकते विचार करणारी ग्रंथ निर्माण करणारी रूपी, स्वरयुक्त संगीत अनुसंधान युक्त, जो ताल त्याचे कारण रूप आणि विषय ज्ञान तसेच वाणी प्रत्येक प्राणीजीवाला जीवन पुरविणारी व्याख्या आणि वाद करणारी शांत असून हातात वीणा आणि ग्रंथ धारण करणारी शुद्धसत्वरूपिणी शीतोत्तमा हरिप्रिया बर्फ चंदन कंदपुष्प कुमुद आणि कमल या प्रकारे वर्ण असलेली तसेच परमात्मा श्री कृष्ण त्याचे रत्नमालेने पूजन करणारी तपस्व्यांना तपाचे फल देणारी सिद्धी आणि विद्या रूपिणी तसेच वारंवार सर्वांना सिद्धी देणारी अशी ती देवी श्रेष्ठ आहे ती नसेल तर ब्राह्मण वर्ग आणि पंडित नित्य हे नित्यमुक् आणि शवासारखे होतील तेव्हा हे देवर्षे मी तुला आता ही अशी तिसरी ही सांगितली आहे तसेच श्रुतींमध्ये जे जगदंबेचे वर्णन केले आहे ते तू ऐकलेस आता यापुढे आणखी असलेल्या देवीचे तू वर्णन ऐक हे महाबुद्धे चारी वर्णांची वेदांची आणि वेदांगांची संध्यावंदन मंत्रांची आणि तंत्रांची ती आहे जाती रूप, जपरूप आणि तपश्चर्या करणारी पण तेवी सविता ही जी देवी आहे अशी ती सवितृदेवता गायत्री ती ब्रह्मदेवाला प्रिय आहे ती स्वच्छ स्फटिकासारख्या वर्णाची शुद्ध सत्व स्वरूप परमानंद स्वरूप श्रेष्ठ आणि नित्य आहे ती प्रत्यक्ष परब्रह्माचे स्वरूप असून सर्वांना निर्वाणपद प्राप्त करून देते ती ब्रह्म ते जो मय आहे ती ब्रमदेवाच्या अंतकरणाची धुळीमुळे हे, हे सर्व जग पवित्र झाले आहे अशा प्रकारे हे देवर्षे तुला मी ही चौथी देवी सांगितली आता पाचवी देवी कशी आहे आणि कोणती आहे याचे वर्णन करतो ती पाचही प्राणांची अधिदेवता असून स्वत पंचप्राण रूपिणी आहे ती प्राणापेक्षाही अधिक प्रिय असून सर्वात सुंदर आहे ती श्रेष्ठ आणि सर्व पदार्थांनी युक्त आहे सौभाग्याविषयी ती अभियानी आहे तीच गौरवयुक्त असून डावीकडील अर्धे अंग रूप गुण आणि तेज यांनी ती ईश्वराप्रमाणेच दिसते परमेश्वराप्रमाणे ती श्रेष्ठ कनिष्ठ सारभूत अनादि सनातन परमानंद रूप धन्य मान्य पूज्य आणि भगवान श्रीकृष्णाच्या रासक्रीतील मुख्य देवी आहे ती रासमंडला निर्माण झाली असून त्या मंडळाने ती मंडित आहे तीच ती अतिशय रसिक आहे रासस्थानीस ती वास्तव्य करते ती गोकळा तीच रासांचे नियमन करणारी आहे तसेच ती अतिशय रसिक आहे रासस्थानीस ती वास्तव्य करते ती गोकुळात गोपिकांच्या स्वरूपात वास्तव्य करते स्वरूप संतोष हर्षवि आत्मस्वरूप निष्काम अहंकार रित भक्तावर अनुग्रह करणारी अशी ती अनुग्रहरूपिणी वेदात सांगितल्याप्रमाणे सूक्ष्मदर्शी आणि साधकांना ज्ञात होणारी ती देवी आहे नियमन करणारे देव श्रेष्ठ ऋषी यांनी ती दृगोचर होत नाही ती अग्निप्रमाणे वस्त्र धारण करते ती नाना प्रकारच्या अलंकारांनी भूषित असून कोट्यावधी चंद्रांची प्रभा जशी असेल त्या प्रभेने ती युक्त आहे असा तिचा आकार असून श्रीकृष्ण भक्त कृष्ण दास्य करणारी सर्व संपत्ती देणारी अशी ती देवी आहे वराह नावाच्या कल्पात ती वृषभनु या नावाची गोपी झाली ती एका ब्रजवासी गोपाच्या घरी जन्मली तिच्या पदकमल स्पर्शाने सर्व पृथ्वी पवित्र झाली ब्रह्मदेवादिकांनाही तिचे दर्शन झाले नाही पण भारत सर्वांनी मात्र तिला पाहिले हे मुने नवीनच मेघाने आकाश भरून येते तशी ती कृष्णाच्या वक्षस्थली होती पूर्वी ब्रह्मदेवाने तिच्या पदकमलावरील केवळ नखांचे दर्शन व्हावे म्हणून चित्त शुद्धीसाठी अखंड साठ हजार वर्ष तप केले पण स्वप्नातही तिची नखे दिसली नाहीत मग प्रत्यक्षात दर्शन कसे बरे त्याच तपामुळे त्याला ती देवी भूलोकी वृंदावनामध्ये दे दिसली मी तुला पाचवी देवी जी सांगितली हिलाच राधा या नावाने संबोधले आहे प्रत्येक विश्वात निर्माण झालेल्या सर्व स्त्रिया आणि देवी या देवीच्याच अंशापासून चतुर्थांशापासून षोडशांशापासून आणि त्याही पेक्षा सूक्ष्मांपासून उत्पन्न झालेल्या आहेत पण त्यातील पाच विद्या सांगून त्या सर्व प्रकृतीच्या आधारभूत आहेत असे सांगितले हे नारदा मूल प्रकृतीच्या अंशभूत अशा ज्या देवी आहेत त्याबद्दल मी तुला आता निवेदन करतो तू एकचित्ताने श्रवण कर विष्णूच्या शरीरापासून उत्पन्न झालेली द्रवरूपाने असलेली नित्य सर्व ब्रह्मांडाला पावन करणारी जी गंगा ती प्रकृतीच्या प्रमुख अंशापासून निर्माण झालेली आहे पाप्यांना पापरूप काष्टांचे दहन भावे या हेतुने तिने पेटवलेल्या अग्नीप्रमाणे स्वतःचे स्वरूप धारण केले आहे तिच्या स्पर्शापासून सुख होते तिच्या उदकात स्नान केल्यास अथवा ते जल प्राशन केल्यास ती निर्वाण स्थान प्राप्त करून देते वैकुंठी ज्यांना गमन करावयाचे आहे त्यांना ही शिडी उपयोगात आणावी लागेल ती अतिशय आणि तीर्थांमध्ये जटारूप मेरूप असून पडलेल्या मोत्यांप्रमाणे ती भासते भारत वर्षातील तपस्व्यांचे तपाचे तत्काल फल देणारी आहे ती चंद्र श्वेत कमल दूध याप्रमाणे शुभ्र असून तीच शुद्ध सत्व स्वरूपिणी निर्मल अहंकार रित सतशील आणि नारायणास नित्यप्रिय अशी आहे तीच मुख्य अंश असून तुलसी म्हणून प्रसिद्ध आहे आणि विष्णूची आवडती आहे ती विष्णूचे भूषणच आहे ती साधवी विष्णूच्या पदकमलाजवळ राहिली आहे हे मुने ती तुलसी तप, संकल्प पूजा इत्यादी समुदाय संपादन करून देणारी पुष्पातील सारभूत पवित्र आणि सर्वदा आहे। ती दर्शन आणि स्पर्श यांच्या योगाने तत्काल पद देणारी आहे कलियुगात पापरूपी सुकलेल्या काष्टाला दहन करण्याकरता ती अग्निरूपी झाली आहे तिच्या पदकमलाचा स्पर्श होताच पृथ्वी पवित्र होऊन गेली तीर्थे सुद्धा तिचे दर्शन घेऊन आणि तिला स्पर्श करून स्वतःला पवित्र करून घेतात तिच्या विना या सर्व सृष्टीतील कर्मे निष्फल आहेत ती मुमुक्षुना मोठ्या सर्व इच्छा पूर्ण करते अशी ती कामिनी आहे ती देवी कल्पवृक्षरूपच आहे या भारतवर्षात भारतीयांना तृप्त करण्याकरता ती वृक्षरूपी झाली आहे मुख्य अंशाचे स्वरूपात असलेली ती मनसा देवी कश्यपाली ती शंकराची प्रिय शिष्यण असून मोठी ज्ञान आहे नागांचा स्वामी जो अनंत त्याची ती बहीण आहे म्हणून नागलोक तिची पूजा करतात ती सुंदरी नागेश्वरी नागमाता नागवाहिनी असून तिच्या सभोवती श्रेष्ठ नागांचे समुदाय नित्य वावरत असतात तिची सर्वांगभूषणही नागरुपीच आहेत त्यामुळे ती अत्यंत संपन्न झालेली आहे या सर्व लक्षण अशा या देवीला नाग नित्यवंदन करीत असतात ती स्वतः सिद्ध आहे तशीच महान योगिनी आहे ती नेहमी नागावर शयन करते, ती विष्णुरूप आहे आणि शिवायची सदा सर्वदा विष्णु पूजेत रममाण झालेली असते ती तपोरूप असून सर्व तपांचे फल देत असते ती उत्कृष्ट तपस्विनी आहे तिने देवांची तपश्चर्या केली ही तिची तपश्चर्या अव्याहत तीन लक्ष वर्ष चालली होती त्यामुळे जे लोक हरिप्राप्ती साठी तप करीत असतात त्या सर्व स्त्री पुरुषांमध्ये भारत वर्षात अत्यंत प्रसिद्ध पावलेली असून तप करणारेही तिची पूजा करतात ती सर्व मंत्रांची अधिदेवता आहे तसेच ती ब्रह्मतेजाने दैदिप्यमान झाली आहे ब्रह्माचे स्वरूप अत्यंत श्रेष्ठ आणि ब्रम्हचिंतनात नित्यतपर अशी ती देवी आहे कृष्णाच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या जरदकारू मुनीची ती पत्नी असून अत्यंत पतिव्रता आहे तसेच तपस्व्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या त्या अगस्तीची ती माता आहे हे नारदा प्रमुख अंशापासून ज्या देवसेनेची निर्मिती झाली आणि जिला मातृकांमध्ये अत्यंत पूज्य मानतात ती ही देवी षष्टी या नावाने प्रसिद्ध आहे ही देवी कृपाळू होऊन पुत्रपौत्रादी संतती देते आणि संपूर्ण त्रैलोक्याचे पालन करते तीच ही सती प्रकृतीच्या सहाव्या अंशातून निर्माण झालेली असल्याने तिला षष्टी हे नाव प्राप्त झाले बालकाच्या स्थानी श्रेष्ठ आणि वृद्धरूप धारण करणारी अशी ती महायोगिनी आहे मुलांच्या जन्मापासून ऋतुत बाराही महिने या जगात तिचेच पूजन करीत असतात पण अशा तऱ्हेने तिची पूजा करण्यात अडचण निर्माण होत असल्यास मुलाच्या जन्मानंतर सहाव्या दिवशी पूजा करावी अशा प्रकारे समजा यदा कदाचित बाणंतणीव्या दिवशी तिचे पूजन करावे ते कल्याण प्राप्त करून देते ही महादेवी सर्व मुनी वंदनीय आहे हिच्या पुढे सत्यकाम असूनही दयारूप जळी स्थळी अंतरिक्षात गृहप्रदेशी सर्वांचे रक्षण करणारी अशी मंगलचंडिका नावाची मातृका म्हणून संबोधलेली प्रसिद्ध देवी आहे ती प्रकृतीच्या मुखापासून निर्माण झाली आहे ती देवी नित्यमंगलदानी आहे ती सृष्टीच्या पालनप्रसंगी मंगल फल देते आणि सृष्टीचा संहार काली ती कोपिष्ट होते म्हणून सर्व प्राज्ञजन तिला हे मंगलचंडी असे म्हणून तिची पूजा करतात या सर्व जगात दर मंगळवारी तिची श्रेष्ठ पूजा केली जाते त्यामुळे ती पुत्र पौत्र धन ऐश्वर यश आणि सौभाग्य प्राप्त करून देते ती जर कृपामूर्ती होऊन संतुष्ट झाली तर सर्व स्त्रियांची मनोरथे तात्काळ पूर्ण करते त्यामुळे स्त्रियांच्या इच्छा पूर्ण होतात पण जर काही मंगलदेवी रुष्ट झाली तर ही महामहेश्वरी देवी एका क्षणात संपूर्ण विश्वाचा सत्वर संहार करते प्रकृतीच्या मुख्य अंशापासून उत्पन्न झालेली आणि जिचे नेत्र कालाप्रमाणे सुंदर आहेत अशी ती देवी काली दुर्गेच्या ललाट प्रदेशापासून निर्माण झाली कारण देवांचे शुंभ आणि निशुंभ राक्षसांशी युद्ध चालू होते म्हणून त्या देवीने म्हणजे कालीने अवतार धारण केला तिचे स्वरूप म्हणजे दुर्गेच्या अर्ध्या अंशापासून उत्पन्न झाली आहे तसेच तिचे सर्व गुण आणि स्वयं तेज हे दुर्गेप्रमाणे प्रत्यक्ष आहे एकाच वेळी कोटी सूर्य प्रज्वलित भावेत, असे त्या काली देवीचे तेज आहे तसेच ती अत्यंत जाज्वल्य देवी आहे ती स्वतः सर्वात बला ती शक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ आणि बलवान आहे तसेच ती सर्वसिद्धी प्राप्त करून देते ती साक्षात श्रेष्ठ योगरूपाने युक्त आहे ती स्वतःच कृष्णाची अत्यंतिक भक्त आहे तसेच तेज पराक्रम गुण यानी ती कृष्णासारखीच महाबलशाली आहे ती देवी सदा सर्वदा कृष्णचिंतनातच मग्न असते तसेच तिचा नित्याचा वर्ण हे कृष्णवर्णच आहे केवळ एकच निश्वास टाकून ती सर्व ब्रह्मांडाचा संहार करू शकते एवढे तिचे सामर्थ्य अद्भूत आहे पण केवळ क्रीडा करण्यासाठी आणि लोकांना ज्ञान व्हावे म्हणजे लोकशिक्षण व्हावे म्हणून तिने दानवांशी घनघोर युद्ध केले तीस धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्राप्त करून देते म्हणून ती सर्व लोकांना अत्यंत पूज्य आहे ती अतिशय बलाढ्य अशी देवी आहे ब्रह्मदेवासह सर्व देव मुनी मनु, मनुष्य हे सर्वजण त्यास देवीची आराधना करतात प्रकृतीच्या प्रधान अंशरूप अशी जी ती सर्वाधार रूप आणि सर्वधान्य रूप म्हणून प्रसिद्ध आहे ती स्वतःच सर्व रत्नांची खाण आहे तिच्या उदरात नानाविध अनेक रत्ने आहेत हे नारदा सर्व समुद्र समुद्रही तिचाच आश्रय करून राहतात राजा आणि प्रजापती या सर्वांनाच ती नित्यमंदनीय आहे तसेच सर्व स्थावर जंगमसृष्टीलाही उपजीवभूत आणि सर्व संपत्ती देणारी अशी ती देवी आहे तिच्याशिवाय हे सर्व चराचर जगत निराधार होईल हे मुनिश्वरा प्रकृतीच्या कोणकोणत्या कला आहेत त्या आता मी तुला कथन करतो हे नारदा त्या सर्व तू एकाग्र होऊन श्रवण कर तसेच कोण कौन कोणाची पत्नी आहे हेही समजावून घे हे, हे, हे सर्व मी तुला सांगत आहे स्वाहा नावाची प्रसिद्ध देवी अग्नीची पत्नी आहे तिची प्रत्येक लोकात पूजा करीत असतात ती नसेल तर हवीर भाग ग्रहण करण्यास देव समर्थ होत नाहीत म्हणून ती देवी श्रेष्ठ आहे यज्ञाच्या दोघी पत्नी दीक्षा आणि दक्षिणा या नावाने प्रसिद्ध आहेत त्यांची सर्वत्र जगातील सर्व कर्मे निष्फल आहेत स्वधा या नावाने प्रख्यात असलेली देवी ही पितरांची पत्नी आहे सर्व मुनी तापसी मनू आणि पुरुष तिची नित्य उपासना करतात तिची पूजा केल्या पितरांना दिलेले दान हे निष्फल होय याप्रमाणेच वायुची पत्नी स्वस्ती या नावाने प्रसिद्ध आहे ती सर्वच लोकांत पूजनीय आहे तिच्या वाचून दान आणि प्रतिग्रह निष्फल होतात पृष्ठी म्हणून संबोधलेली देवी गणपतीची पत्नी असून ती सर्व भूखंडात पूज्य आहे हिच्या वाचून सर्व पुरुष आणि स्त्रिया अत्यंत क्षीण होतात अनंताच्या पत्नीचे नाव तुष्टी असून ती सर्वत्र विख्यात आहे आणि सर्वांना वंदनीय आणि पूजनीय आहे ती ही अतिशय श्रेष्ठ देवी आहे तिच्या वाचून देवही संतुष्ट होत नाहीत ईशानाची पत्नी संपत्ती ही असून ती देव आणि मनुष्य यांना फारच पूज्य आहे तिच्या वाचून जगातील सर्व लोक दरिद्री होतात कपिलाच्या पत्नीचे नाव धृती असे आहे सर्व सर्व लोक तिची उपासना करतात आणि तिचीच पूजा करतात ती नसल्यास जगातले सर्वच लोक भित्रे होतील सत्याची पत्नी सती या नावाने प्रसिद्ध असून मुक्तानाही ती मान्य आहे आणि सर्वांना अत्यंत प्रिय आहे तिच्या पासून सर्व लोक नित्यस्नेहरहित होतील कोठेच प्रेम राहणार नाही मोहाची साधवी पत्नी दया नावाची असून ती सर्वांनाच पूज्य आणि जगात सर्वांची आवडती आहे तिच्याबद्दल सर्वांना फार आदर आहे तिच्या विना सर्व लोक सर्वकालीन निष्फल होतात प्रतिष्ठा या नावाने पुण्याची पत्नी प्रसिद्ध आहे हे नारदा तिच्याशिवाय सर्व जगत जिवंत असूनही मृताप्रमाणेच आहे सुकर्माची पत्नी कीर्ती ही आहे ही अत्यंत सिद्ध आहे जे पुरुष तिची पूजा करतात ते धन्य होत तिच्या वाचून हे सर्व अपयशी आणि मृतप्राय आहे उद्योगाची पत्नी क्रिया या नावाने प्रसिद्ध आहे ती सर्वांना पूज्य आहे हे नारदून हे सर्व जगांना अत्यंत पूज्य असलेली देवी मिथ्या या नावाने प्रसिद्ध असून ती अधर्माची पत्नी आहे तिच्या वाचून ईश्वर निर्मित जग धूर्त समुदाय रूपाने उच्छिन्न होते ती सत्ययुगात अदर्शन रूप असून त्रेतायुगात ती सूक्ष्मरूप असून कलियुगात अत्यंत प्रगल्भ आणि बलात्काराने सर्वव्यापी झाली आहे ती आपल्या कपड नावाच्या भ्रात्याबरोबर घरोघर हिंडत असते शांती आणि लज्जा या नावाच्या दोन पूज्य भार्या सुशिलाच्या आहेत हे नारदा त्यांच्यापासून जग उन्मत्तासारखे होते याप्रमाणे ज्ञानाच्या तीन भाऱ्या प्रसिद्ध आहेत एक बुद्धी दुसरी मेधा तिसरी धृती या नावाने त्यांना ओळखतात त्यांच्या वाचून सर्वजप मूड होते आणि नेहमी उन्मत्तासारखी वाटते मूर्ती ही अत्यंत मनोहर असून कांतीने तेजस्वी आहे तीच धर्माची पत्नी आहे त्याच्या वाचून परमात्मा आणि विश्वसमूह निराधार होतो सर्वत्र शोकरूपाने दृष्टीस भासणारी अशी जी लक्ष्मी ती साक्षात सतीच आहे ती श्री रूप, मूर्ती रूप, मान्य धन्य अतिशय पूजनीय अशी आहे रुद्राची पत्नी कालाग्नी अशी जी निद्रा ती सिद्ध योगिनी आहे ती रात्री संबंध द्वारा सर्व लोकास पूर्णपणे आच्छादित करते संध्या रात्री आणि दिवस या कालाच्या तीन भार्या आहेत त्यांच्या वाचून ब्रह्मदेवालाही कालवणना करता येत नाही सर्वांना धन्य अतिशय मान्य आणि सर्वांना पूज्य अशा श्रुधा आणि तृषा या दोन लोभाच्या दोन भार्या आहेत त्यांनी तर सर्व जग व्यापून टाकले आहे त्यामुळे या जगात नित्य चिंताच निर्माण होत असतात प्रत्यक्ष तेजाच्या दोन भार्या आहेत त्यांची नावे प्रभा आणि दाहिका अशी असून ईश्वर त्यांच्याशिवाय जग निर्माण करण्यास आणि संरक्षण करण्यास असमर्थ आहेत काला कन्या मृत्यू आणि ज्वरा या कालज्वराला अतिशय प्रिय आहेत त्यांच्या योगाने सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी जे जग ब्रह्मदेव निर्माण करतो ते नष्ट होत असते निद्रेच्या दोन कन्या असून पहिलेचे नाव तंद्रा आणि दुसरी प्रीती या नावाने प्रसिद्ध आहे त्या दोघेही सुखाच्या भारे आहेत विधी सुतांच्या क्रियेला आरंभ होताच त्यांनी हे सर्व जग व्यापून टाकले त्यांच्या विना जगातिल समाधान नाहीसे होईल हे निश्चित श्रद्धा आणि भक्ती या वैराग्याच्या पूज्यभार्या आहेत त्यांच्यामुळे सर्व जग सतत मुक्तीयुक्त होते आदिती देवांची माता आणि सुरभी गायी बैलांची प्रसवणारी होय दैत्यांची जननी दिती कदरू वनिता धनू ह्या सृष्टी निर्माण करण्याकरिता नियुक्त केलेल्या आहेत या सर्व कला म्हणून सांगितलेले आहेत दुसरा ही पुष्कळ कला आहे आता त्यापैकी काही मी तुला समजावून सांगतो चंद्राची पत्नी रोहिणी मनुची भार्या शतरूपाची गृहिणी शची बृहस्पतीची पत्नी तारा वशिष्ठाची स्त्री अरुंधती गौतम पत्नी अहिल्या अत्रीची भार्या अनसुया कर्दमाची देव होती दक्षाची पत्नी प्रसुती पितरांची कन्या मानसी अंबिकेची माता मेनका लोपा मुद्रा आणि तशीच कुंती होय कुबेराची पत्नी वरुणानी म्हणून प्रसिद्ध आहे तसेच बलीची विंद्यावली कांता दमयंती यशोदा देवकी तसेच गांधारी द्रौपदी सत्यवती प्रिया शैभ्या कुलाचा उद्धार करणारी आणि वृषभानूला प्रिय असलेली साध्वी राधामाता मंदोदरी कौसल्या सुभद्रा कौरवी रेवती सत्यभामा कालिंदी लक्ष्मणा रुक्मिणी सीता आणि लक्ष्मी अशा या इतर कला सांगितल्या आहेत काली योजनगंधा व्यासमाता बाणकन्या उषा तिची सखी चित्रलेखा प्रभावती भानुमती मायावती परशुरामाची माता रेणुका बलरामाची जननी रोहिणी एकनंदा कृष्णभगिनी सतीदुर्गा भारत या सर्व कला प्रसिद्ध आहेत त्या संक्षेपाने तुला सांगितल्या प्रत्येक लोकात ज्या स्त्रिया असतात त्याही प्रकृतीच्याच कला आहेत प्रत्येक लोकातील स्त्रिया या प्रकृतीच्याच अंशापासून उत्पन्न होतात असा हा सर्व प्रकार असल्याने स्त्रियांचा अपमान केल्याने प्रकृतीचाच अपमान होतो पती पुत्रवती साध्वी ब्राह्मण पत्नीची वस्त्रे अलंकार चंदन यांच्या उपयोगाने पूजा करावी म्हणजे प्रत्यक्ष प्रकृतीचीच पूजा केल्याचे पुण्य मिळते ज्याने आठ वर्षाच्या ब्राह्मण कुमारीची वस्त्रे अलंकार चंदन यांच्या योगाने पूजा केली त्याने प्रकृतीचीच पूजा केल्याप्रमाणे आहे म्हणून उत्तम मध्यम आणि अधम स्त्रिया प्रकृतीपासूनच झालेल्या आहेत त्यातील ज्या स्त्रिया सतवांशापासून निर्माण झाल्या त्या उत्तम स्त्रिया आहोत त्या अत्यंत शील पतिव्रता असतात ज्या रोजो गुणापासून उत्पन्न होतात त्या स्त्रिया मध्यम स्त्रिया असतात त्या मध्यम स्त्रिया उपभोग्य असतात त्या सुख आणि उत्तम राहतात त्या नित्य आपल्या कामात तत्पर असतात तमो अंशापासून झालेल्या स्त्रिया ज्यांचा जन्म खरोखरच कोणत्या कुलात झाला आहे हे, हे समजत नाही त्या अधम कुलात झाला आहे हे, हे समजत नाही त्या अधमस्त्रिया होत त्या नित्य दुर्मुखलेल्या कुलघातकी जबाण, स्वैरिणी भांडखोर आणि या पृथ्वीवर दारोदार भटकणाऱ्या त्या कुलटा असतात स्वर्ग लोकातील अपसरांचा समुदाय आणि सर्व दुराचारिणी स्त्रिया प्रकृतीच्या तमोवंशापासून झालेल्या आहेत असे सांगितले आहे असे मी प्रकृतीचे यथासांग वर्णन केले त्या सर्वांची भूलोकी आणि भारतवर्षात तसेच सर्व पुण्यक्षेत्रात नित्यपूजा होते प्रथम सुरथ कठीण व्याधीचा नाश करणाऱ्या त्या दुर्गेची आराधना केली त्यानंतर रावणाचा वधाची इच्छा करणारा रामचंद्राने तिचीच पूजा केली तेव्हापासून ही जगनमाता सर्व त्रिभुवनात पूज्य झाली दैत्य आणि दानव यांना मारून ती प्रथम दक्षकन्या झाली त्यानंतर पतीची निंदा झाल्यामुळे तिने यज्ञात देह टाकला आणि हिमालयाच्या पत्नीचे पोटी तिने जन्म घेतला तिला पशुपती शंकर हा प्राप्त झाला गणेश आणि विष्णू कलेपासून उत्पन्न झालेला स्कंद आणि असे दोन पुत्र तिला नंतर झाले हे नारदा मंगल संज्ञक राजाने प्रथम लक्ष्मीची पूजा केली त्यानंतर मुनी आणि मानव हे तिन्ही लोकात तिची पूजा करू लागले अश्वपती नावाच्या राजाने प्रथम सावित्रीची पूजा केली तेव्हापासून त्या देवीची तिन्ही लोकात पूजा होऊ लागली ब्रह्मदेवाने प्रथम सरस्वती देवीजी पूजा केली त्यानंतर मुनी वगैरे श्रेष्ठ पुरुष तिची उपासना करू लागले परमात्मा कृष्णाने गोकुळातील होता त्यावेळेपासून हरीच्या साधनेमुळे गोप गोपींनी लहान मुलामुलींनी गायीच्या समुदायांनी आणि सुरभीनेही तिचीच पूजा केली तेव्हा ब्रम्हदेवादी अमरांनी आणि मुनींनी मोठ्या आनंदाने आणि भक्तीने पुष्पे धूप इत्यादी सांगितलेल्या विधीप्रमाणे भू लोकांचे पुण्य क्षेत्र त्यात सुयज्ञाने प्रथम त्या देवीचे पूजन केले तेव्हापासून पुढे त्या भगवान परमात्म्याच्या आज्ञेने तिन्ही लोकांमध्ये धूप दीप गंध पुष्प वगैरेच्या योगाने महाश्रेष्ठ ऋषी मुनी नित्य नेमाने तिची पूजा केली थोडक्यात असे की हे नारदा प्रकृतीच्या अंशापासून ज्या ज्या कला उत्पन्न झाल्या त्या सर्वांची भारत वर्षात आदरपूर्वक पूजा होत असते हे नारद मुने गावात नगरात हिची ग्रामदेवी म्हणून पूजा करतात हे नारदा प्रकृतीपासून निर्माण झालेल्या कलांविषयी मी तुला संक्षेपाने सांगितले ते प्रकृतीचे चरित्र अत्यंत शुभ असून ते मी तुला यथाशास्त्र आणि लक्षणांसहित सांगितले आता तुला आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे ते सांग अध्याय पहिला समाप्त